योगी बनो ज्ञानी बनो योगी है प्यारा काम क्रोध मतलो भू मोहवश आज, आज सब मोहता योग लगाकर पाप मिटा ले स्वर्ग सजा ले तु आज काम क्रोध मतलो आज है सब मोह योग लगाकर पाप स्वर्ग पावन बन कर करू योगी बनो ज्ञान बनो नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहोत रेडिओ शिवनेरी मी स्वाती आज आपण जीवनाचे खरेसार प्रेम या सुविचारावरती चर्चा करूयात जगात कुणाला नको प्रेम देव दानव व मानवस नवे तर वनात वावरणारे प्राणी व वा आकाशी झेप घेणारे पक्षीही प्रेमासाठीच अतुर असतात प्रेम प्राप्त करणे हीच मानव मनाची सदा सर्वदा एकमेव इच्छा असते प्रेम मानवाची सहज सुलभ सवय व आत्म्याची स्वाभाविक वृत्ती होय मानवी हृदयात रुजलेले जोपासलेले प्रेम ही मंगलकामना आहे प्रेम हाच मानवाचा मूळ शुद्ध व श्रेष्ठ संस्कार आहे प्रेम मिळाले नाही तर जगणे अत्यंत कठीण होते कारण प्रेम आयुष्याचे मोल व जीवनाचा रस आहे परंतु किती आश्चर्य आजच्या मानवास खऱ्या प्रेमाची व्याख्या सुद्धा माहीत नाही व वाचनेला खरे प्रेम समजू लागलाय परंतु हे खरे प्रेम नाही खरे प्रेम ही हृदयातून पाझरलेली शुद्ध भावना होय जेव्हा व्यक्तीचे लक्ष एखाद्याच्या गुणांवर जाते तेव्हा गुणांकडे मन सहजच मोहित होते व हृदयात आपलेपणाच्या भाव भावना जाग्रत होतात मग ते गुण व्यक्ती प्रकृती पशु पक्षी प्राणी यांच्यातील असो की स्थूल जड वस्तू वैभवात अंतःकरणात प्रगट झालेली ही आपलेपणाची भावभावनास प्रेम होय प्रेम आत्म्याची आदी अनादी मूळ प्रवृत्ती व खरी ही आहे हे आत्म्याचे अविनाशी गुणधन व जीवनामृत होय खरेतर तर आयुष्याचे उद्यान स्नेहसुमनांनी सुगंधित होते प्रेमाच्या कळ्या उमलून प्रसन्नतेच्या पुष्पांनी जीवनाची बाग बहरून जाते प्रेमी व्यक्तीच्या उन्नतीसाठी नेहमी जागृत राहणे साहजिकच वाटते त्यास न मागता मदत दिली जाते त्याच्या चुका व खोड्यांना सहज पोटात घातले जाते फुलांचा रंग व सुगंध सर्वांना त्यावर मोहित करून मनी प्रेम प्रेमनिर्माण करतो मुके पशू पक्षी ही प्रेमाची भाषा जाणतात हिंसक वन्य प्राणीही प्रेमाच्या जादूने हिंसा सोडून मनुष्याच्या अवतीभोवती गिरक्या घेतात दगडालाही पाजर फोडणारी अशी प्रेमाची अद्भूत शक्ती होय या चमत्कारक शक्तीने शत्रूही मित्र बनतात खऱ्या अर्थाने प्रेमच मानवास सशक्त बनवितो प्रेम अंतर्मनात भाव भावना व संवेदना जागवते फक्त प्रेम सोन्यासारखा निखार देऊन विश्वाला स्वर्गाचे रूप देते प्रेमविहीन जीवन जगण्याची कल्पना कुणीही करू शकत नाही कारण प्रेम सुखमय जीवनाचा श्वास मनमंदिरात पसरलेला पावन प्रकाश व आत्मरूपी पक्षाला उंच भरारी देणारे आकाश होय खर प्रेम आहे हृदय मंदिरातील देवतेस अर्पण केलेला भावपुष्पातला सुवास तसेच प्रेमापोटीत संभव होते मानवाचा खरा विकास सात्विक प्रेम संतांचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे प्रेम आदर्श व्यक्तिमहत्वाचा शृंगार आणि उदार हृदयाने दिलेला उत्तम उपहार आहे प्रेम हे सुखमय संसाराचे सार वैश्विक प्रेम विराट विश्वाचा विस्तार व विश्व बंधुत्वतेच्या भावनेचा आधार आहे दैवी प्रेम देवी देवतांची दिव्य दौलत आहे तर आत्मिक प्रेम हे परमेश्वराचे साम्राज्य आहे अंतःकरणातील अविनाशी प्रेम अमरता देणारे अमृत आहे प्रभूप्रित ही प्रभूप्रियतमच्या मिलनासाठी त्यास केलेली प्रेमळ प्रार्थना आहे खरे प्रेम सत्यम शिवम सुंदरम स्नेहसागरास प्राप्त करण्याची सर्वोत्तम साधन आहे प्रेम ही आराध्याची मनपूर्वक केलेली आपलेपणाने भरपूर असलेली अर्पणमय आराधना व चरित्रवानाच्या चारित्र्याची चेतना आहे प्रेम ही सेवाभावीसाठी मनात बाळगलेली शुभभावना कामना आहे प्रेम मुळातच प्रत्येक मानवी मनाची मनोकामना आहे परमात्मा प्रेम ही भगवत भक्ती सर्व शक्तिवानांना दिलेली सुरक्षा शक्ती आणि मानव मात्रास झालेली अनमोल प्राप्ती आहे ही अंतकरणाची अमीट अनुभूती व दीनदुःखी जनांसाठी हृदयात जपलेली सहानुभूती आहे प्रीती मुल्यांच्या माळेतला मूल्यवान मोती प्रेमींच्या अंतर्मनात तेवत असलेली अखंड दीपज्योती आहे प्रेम प्रत्येक आत्म्याची प्रकृती मंजे स्वभाव आणि कर्तव्यपरायण व्यक्तीला कीर्ती देणारी कृती होय प्रेम हे प्रिय व्यक्तीला हृदयात लिहिलेलं पत्र व चिंतनाच्या पडद्यावर प्रकट झालेले चित्त आकर्षक चित्र आहे सत्कर्मात सद्गुणांच्या सुगंधाने दुर्गंधाचा दुर्गंध मिटवणारे स्नेहसुगंधित अत्तर आहे खरं प्रेम मित्रतेचा महामंत्र मूल्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीचा मूल मंत्र आणि विश्व व्यवस्थेचे उत्तम तंत्र आहे स्वर्णिम संस्कृतीचे सृजनशील यंत्र आहे प्रेम दिव्य गुणांचा परममित्रही आहे खरोखर प्रेमाचे साम्राज्य संसार व सृष्टीत सर्वत्र आहे प्रेम मनाचे मनाशी महामिलन व आपल्याशी आपुलकीचे अलंगन आहे विनम्र प्रेम वंदनीय वरिष्ठ जनांचे वंदन आहे तर मातपिता व पालकांनी केलेली प्रेमयुक्त प्रशंसा आपत्याचे अभिनंदन होई, मातेचे वात्सल्युक्त प्रेम बाळासाठी सद्गुण संवर्धक गुटी आणि मोर्छित मनासाठी प्रेम संजीवनी प्रेमाचा हो तर अभावी परम त्रुटी अर्थात कमी होई प्रेम जननी जन्मदात्री मातेचे के जीवनदाय कर्म धरती मातेचा का धैर्य धर्म जगत जननी परम असीम ममते मर्म है प्रेम है मनुष्याचे खरे सौंदर्य चरित्रवान शीलवानाची शोभा व अलौकिक प्रेम आध्यात्म प्रेमाची आभा आहे तर पवित्र प्रेम प्रेरक पुरुषांची प्रभा होय कारण देवाने दिलेला हाच एक अनमोल खजिना आहे प्रेम तनामनाच्या दुःखांची दवा व दुःखी जनांकरिता मागितलेली दुवा आहे स्नेह समस्त संसाराची सुखदायी सेवा सेवा मधुर सुका मेवा शोक संतापाने जा प्रेम थंड हवाई आहे, है खरोखर मित्र सृष्टि रंग सर्वत्र प्रेमा की आहे, प्रेम हे विजयी बनविरे शस्त्र होता ने जीवन जगायला शिकवणारे शस्त्र ही एखाद्या क्रूर व क्रोधी व्यक्तीला जिंकण्याचे एकमेव शस्त्र आहे ते म्हणजे असाच एक हृदय परिवर्तनाचा प्रेरक प्रसंग सांगते एका स्त्रीचा पती अतिक्रोधी स्वभावाचा होता नेहमीच तो मारहाणीवर उतरत असे त्यामुळे ती महिला त्याला घाबरलेली असते एके दिवशी एका गावात बुद्धिमान महात्मा पोहोचले ते क्षणभरात समस्येचे समाधान करीत स्त्री त्या महात्म्यापाशी पोहोचली व म्हणाली महात्माजी माझे पती अतिक्रोधी आहेत माझ्याशी प्रेमाचे दोन शब्दही बोलत नाहीत कृपया करून आपण मला असा मंत्र द्या कि करून माझा पती माझा वश होईल तेव्हा ते महात्मा म्हणाले अवश्य दिला असता परंतु मंत्र भारण्यासाठी वाघाचा केस लागतो दुसऱ्या दिवशी स्त्री वनात पोहोचली तेथे तिने वाघ बघितला तिला पाहून वाघ गरजला स्त्रीने घाबरून पळ काढला त्यानंतर ती वाघासाठी मांस घेऊन गेली व ते मास ठेवून दूरच गम्मत पाहू लागली वाघाने आयती मिळालेले मास भक्षण केले रोज हासक्रम चालू राहिला दिवस आठवडा व नंतर महिना पूर्ण झाला आता स्त्री व वाघ एकमेकांना ओळखू लागले स्त्री निर्भय झाली व बेधडक वाघाच्या जवळ जाऊ लागली हळूहळू ती त्या वाघाला कुरवाळूही लागली अखेर तिने वागाचा केस प्रेमाने घेतला एक दिवस हिम्मत करून तिने वागाचा केस तोडला व धावत जाऊन साधूच्या हाती दिला व म्हणाली हा घ्या वाघाचा केस आणि द्याबर मंत्र तेव्हा तिच्या हातून केस घेत साधूने तो अग्नित टाकला तेव्हा ते पाहून स्त्री म्हणाली महात्माची हे काय केलं तुम्ही तेव्हा महात्माने उत्तर दिले जर तू हिंसक वाघाला प्रेमाने जिंकू शकते तर तुझा पती तर एक मानवच आहे ना मुली आता तुला वाघाच्या केसाची गरज नाही फक्त मनात पतीविषयी प्रेमभाव जाग्रत कर स्त्री हसत हसत घरी परतली कारण तिला पतीला वश करण्याचा महामंत्र मिला प्रेमा प्रेमाची शक्ती अद्भुत आहे गिरीधर गोपालाचा प्रेमा खातिर मीराने विष पीले जगला प्रेमा संदेश देशु ख्रिस्त क्रॉस वढ़ी कृष्ण श्रीरामान सारखे देवत्मे गौतम बुद्ध येशु मोहम्मद सारखे धर्मत्मे बापू गांधीजी सारखे महत्मे सर्वांनीच जगाला प्रेमाचे धडे शिकवले खरे प्रेम क्षमा सहनशीलता सेवा परोपकार दया करुणा इत्यादी महान गुणांना जन्म देते मूळ रूपात आत्मा प्रेमस्वरूप व परमात्मा प्रेमाचा सावर आहे याचा अनुभव स्वस्वरूपात स्थित होऊन परमात्मेशी हृदयाने नाते जोडल्यानेच होऊ शकतो म्हणूनच मानव मात्र प्रकृती पशु पक्षी सर्वांवर विना अट निस्वार्थ प्रेमाची उधळ करा व आशीर्वादाच्या अनमोल मोतींनी आपली झोळी भरा हीच आमची मंगलकामना तर मित्रांनो आपण जो सुविचार ऐकला त्यावरती प्रयोग करा आणि या सुविचारामध्ये कितीतरी रहस्य भरलेले आहेत प्रत्येक व्यक्ती ज्या संदर्भामध्ये त्याची भावना असते त्यामध्ये त्याला अनुभव होतो तर असाच एक नवीन सुविचार परत मी उद्या घेऊन येणार आहे तर आपण ऐकत आहोत रेडिओ शिवनेरी हजारा योगी बनो ज्ञानी बनो योगी है प्यारा काम क्रोध मत लोभ मोहवश आज, आज सब मोह योग लगा पाप मिटा ले स्वर्ग सजा ले तू आज काम क्रोध मत लोभ मोहवश आज सब मोह योग लगा पाप मिटाले स्वर्ग सजाले तुवा